पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्यापाटील प्रकरण सत्तावन्नावे रस्ता बंद मला पकडून पुण्यात तुरुंगात घालतील ही भीती कायमचीच होती ब्रिटिश सरकारचा स्वभावधर्म आणि माझा स्वभावधर्म यांच्यात छत्तीसचा आकडा असल्यामुळे माझी मुस्कटदाबी होणे क्रमप्राप्तच होते डोळ्यापुढे नित्य दिसणाऱ्या या संभवाचा परिणाम माझ्या कामावर झाला कोणतेही काम स्वस्तपणे बसून करावे तर मन लागेना आणि मिळालेल्या वेळात शक्य तितके काम भरडून काढावे अशी तर माझी फार इच्छा होते, तथापि घुसपट काढून पकडून घ्यावे असे मला मुळीच वाटत नव्हते म्हणून तुरुंगाच्या वाटेने जाण्याची मी शक्यतो टाळत असे प्रांतातून व प्रांताबाहेर दौऱ्यासाठी मला निमंत्रणे आली पण मी नकार दिला कारण असा दौरा वावटळीप्रमाणे काही काळ चालला असता पण सरकारने माझी लगेच उचलबांगडी केली असती एकदा काम सुरु केल्यावर मदणेही शक्य झाली नसते गांधी अथवा वर्किंग कमिटीच्या सभासदांना भेटण्यासाठी मी गेलो तर मात्र मी खुल्या मनाने जाहीर सभातून भाषण करीत असबलपूरला फार मोठी सभा व मिरवणूक झाली दिल्ली येथे तर मी कधी पाहिला नसतील इतका श्रोत्रू जमला होता या सभा इतक्या यशस्वी झाल्या की असल्या प्रकारांची पुनरावृत्ती सरकारला खपणार नाही हस्पष्ट दिसू लागल दिल्लीची सभा झाल्यानंतर मला पकडणार अशी दाट बातमी पसरली होती पण मी त्यावेळी बचावलो अलाहाबादला परत येताना अलिगढ येथील मुस्लिम विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांपुढ़ भाषण करण्यासाठी मी थांबलो होतो हरतर्च राजकीय कार्य सरकारने दडपून टाकले असता राजकारणाव्यतिरिक्त दुसऱ्या सैजनिक कार्यात भाग घेण्याची कल्पना मला पसंत नव्हती ज्यांचा आमच्या चळवळशी काही एक संबंध नाही अशा अनेक किरकोळ गोष्टींमागे दडून राहण्याची प्रवृत्ती काँग्रेसच्या कार्यकर्त्यात बळावत चाललेली दिसली ही प्रवृत्ती किती स्वाभाविक असली तरी त्यावेळी तिला उत्तेजन दे असे माझे मत होते परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील कामाची योजना करण्यासाठी एकोणीसशे तेहतीसच्या ऑक्टोबरमध्ये संयुक्त प्रांतातील कार्यकर्ते जमा झाले त्यावेळी प्रांतीय काँग्रेस समिती बेकायदेशीर असल्यामुळे आम्ही अधिकृतरित्या सभा बोलावली नाही कारण केवळ कायदेभंग करावा असा आमचा विचार नव्हता सभेचे स्वरूप खाजगी असले तरी त्यात गुप्तपणा असा कोणत्याच प्रकारचा नव्हता याबाबतीत सरकार काही ढोळाढोळ करील की काय याविषयी शेवटपर्यंत आम्हाला काहीच कल्पना आली नव्हती सभेमध्ये जागतिक परिस्थितीविषयी म्हणजे आर्थिक मंदी नाझी कम्युनिझम वगैरे गोष्टींविषयी बराच ओहा झाला इतर ठिकाणी होणाऱ्या घडामोडींशी हिंदुस्थानातल्या चळवळीचा कसा संबंध पोचतो ते आमच्या कार्यकर्त्यांना कळावे असा एकत्र जमण्यातला हेतु होता अखेरीला परिषदेने एक समाजवादी ठराव पास करून कायदेभंग बंद करण्यात येऊ नये असे आपले मत जाहीर केले फार मोठ्या प्रमाणात कायदेभंग चालणे शक्य नाही व वैयक्तिक सत्याग्रह सुद्धा थोड्याच वेळात बंद पडेल याची जाणीव प्रत्येकाला झालीच होतीच परंतु सरकारची दडपशाही कायम असल्यामुळे सत्याग्रह थांबवू नये कोणताच फायदा होण्यासारखा नव्हता तेव्हा केवळ मनस्थिती प्रकट करण्यासाठी म्हणूनच कायदेभंग चालू ठेवण्याचे आम्ही ठरविले तथापि होता होईल तो मुद्दा वाकड्यात शिरून शिक्षा अंगावर ओढून घेऊ नये अशा सूचनाही कार्यकर्त्यांना देण्यात आल्या होत्या त्यांनी ते, आपले नित्याचे काम करीत रहावे व ते करीत असता शिक्षा झाली तर तिचा आनंदाने स्वीकार करावा असे धोरण ठरविण्यात आले विशेष काम म्हणून त्यांनी शेतकऱ्यांशी असलेल्या परिचयाला पुन्हा उजाळा देऊन खंड व सरकारी दडपशाहीच्या शेतकऱ्यांवर काय परिणाम झाला आहे त्याच निरीक्षण करावायच होत खंडबंदींचा त्यावेळी प्रश्नच नव्हता खंडबंदीची चळवळ पुणे परिषदनिअधिकृतरित्या बंद केलेली होती आणि त्या काळच्या परिस्थितीत पुन्हा उठावणी करणही शक्य झाले नसत आमी आखलेला कार्यक्रम अगदी सौम्य व सरकारच्या डोळ्यात न खुपल असा होता परंतु बेकायदेशीर असे त्यात काहीही नसले तरी सरकार धरपकड केल्याशिवाय राहणार नाही अशी आम्हाला खात्री होती त्याप्रमाणे कार्यकर्ते खिडोपाडी पोचल्यावर खंडबंदी करण्याविषयी प्रचार केला या सबबीवर त्यांना पकडण्यात आले व शिक्षाही झाल्या अनेक कार्यकर्त्यांना अशा प्रकारे अटक झाल्यानंतर त्या भागात खुद्द आपण स्वतः याव असं माझ्या मनात आल परंतु इतर कार्यक्रमात मी गुंतून पडल्यामुळे माझे जाणे लांबणीवर पडले आणि त्यातून मी मोका झालो तोपर्यंत वेळ निघून गेली होती तेवढ्या वेळात वर्किंग कमिटीचे सभासद देशातील परिस्थितीचा विचार करण्यासाठी दोनदा एकत्र जमले वर्किंग कमिटी बेकायदेशीर होती म्हणूनच नव्हे तर पुणे परिषदेनंतर गांधीजींच्या सांगण्यावरुन सर्वच काँग्रेस समित्या व अधिकाऱ्याच्या जागा तात्पुरत्या बंद करण्यात ता आल्या असल्यामुळे वर्किंग कमिटीचा अधिकृत असा कोणताही व्यवहार त्यावेळी चालू नव्हता माझी स्थिती मोठी विचित्र झाली तुरुंगातून बाहेर आल्यानंतर हे आत्मनिरोधनाचे शास्त्र मानावायचे नाही असे ठरवून मी स्वतःला काँग्रेसचा सरचिटणीस म्हणण्याचा क्रम चालूच ठेवला परंतु माझी अवस्था त्रिशंकूप्रमाणे झाली होती ना कचेरी ना हाताखाली मानसे ना अध्यक्ष गांधीजींचा सल्ला असला तरी हरिजन करासाठी काढलेल्या अखिल भारतीय दौऱ्यात ते असत तथापि आम्ही त्यांना दौऱ्यावर असतानाच व दिल्ली येथे गाठून विचारविनिमय केला तेथे वर्किंग कमिटीतील निनिळाय सभासदात असणारे मतभेद स्पष्ट दिसून आले सगळ्यांना मान्य होईल असा मार्गच सापड़ेना कोंडी सापडल्याप्रमाणे झाले होते सत्याग्रह चालू ठेवावा अशा मताच्या व सत्याग्रह बंद करावा असे म्हणणाऱ्यांच्या पाड्यांपैकी कोणते पाडे जड करावायचे ते ठरविणे करावा गांधीजींच्या हाती होते त्यावेळी गांधीजींचे मत सत्याग्रह चालू ठेवण्याला अनुकूल असल्यामुळे होती ती स्थिती कायम राहिली कायदेमंडळाच्या निवडणुकी काँग्रेसनी लढावाव्या की नाही याबद्दल काँग्रेसवाड्यात चर्चा सुरु झाली असली तर त्या चर्चेत भाग घेण्यात तात्पर आहे असे वर्किंग कमिटीच्या सभासदांना वाटण्याच कारण नव्हते आणि तशी चर्चा ही दिसले असते, असतारणा कायदा दोन तीन वर्ष तरी अस्तित्वात येण्याचा संभव नव्हता व मध्यवर्ती कायदेमंडळाच्या नव्या निवडणुकी होतील अशीही काही बातमी नव्हती मी स्वतः निवडणुकी लढविण्याच्या विरुद्ध नव्हतो वळ आली म्हणजे काँग्रस्तला निवडणुकीत भाग घ्यावा लाग्विशित दिसत होते तथापि तो प्रश्न त्यावेळी उपस्थित कल्यामुळे बुद्धिव मात्र झाला असता चळवळ चालू राहिली म्हणजे आमच्यापुढील प्रश्नांचे स्वरूप अधिक विषद होत जाईल व नरवृत्तीच्या लोकांना काँग्रेसचे खोगीर बळकावणे शक्य होणार नाही अशी आशा मी बाळगून होतो वर्तमानपत्रासाठी लेख लिहिणे व मुलाखती देणे वगैरे माझा उद्योग सुरूच होते अर्थात शाईत थोडे पाणी मिसळून लेख लिहावे लागत लेख छापले जावायचे असल्याकारणाने नियंत्रकांच्या काकदृष्टीपासून का व अनेकविध दे कायद्यांच्या कसाट्यातून त्यांचा बचाव व्हावा म्हणून थोडी सावधगिरी ठेवणे भागच पडे आणि धाडस करण्यास मी तयार झालो तरी मुद्रक प्रकाशक व संपादक काय म्हणून तयार होतील पण एकंदरीत उपरोक्त लोकांनी माझ्या फार सौजन्याने वर्तन ठेवले व मला अनेक बाबतीत बरीच मोकळीकही दिली अशी सवलत नेहमीच मिळेल असे नाही मुलाखती व लेखातील काही कधीकधी गाळण्यात एकदा तर मी बरेच श्रम घेऊन लिहिलेला संबंध लेखच्या लेखच दडपून टाकण्यात आला वाचकांच्या हाती तो कधीही पडला नाही मी कलकत्त्याला असताना एकोणीशे चौतीसच्या जानेवारीत तेथील एका प्रमुख दैनिकाचे संपादक मला भेटाव्यास आले माझी एक, एक मुलाखत कलकत्त्यातील सर्व संपादकांच्या दादाकडे अभिप्रायासाठी पाठविली परंतु ती त्यांनी नापसंत केल्याने आम्हाला ती मागे ठेवावी लागत आहे असं त्यांनी मला सांगितले हा सर्व संपादकांचा दादा म्हणजे सरकारने नेमलेला एक नियंत्रक होय वृत्तपत्रांसाठी दिलेल्या काही मुलाखतीतून व पत्रकातून काही गटांवर व व्यक्तींवर मी सडेतो करीत असे म्हणून माझा त्यांना रागी गांधीजींच्या वृत्तीमुळे लोकात असा एक समज प्रसृत झाला होता की कोणीही उठावे आणि काँग्रेसवर हवेच असे तोंडसुख घ्यावे त्याचा प्रतिकार होईल अशी भीती नको टीकाकारांचा असा समज करून देण्याला खुद गांधीजीच कारणीभूत झालेले होते व काँग्रेसचे बहुतेक फुडारीही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून चालत आम्ही संदिग्ध व सौम्य अशी भाषा वापरण्याचे धोरण ठेवल्यामुळे आमच्या टीकाकारांच्या विचारसरणीतील दोष आणि त्यांची संधी साधुवृत्ती ही कधीच चवाट्यावर मांडली जात नसे व दोन्ही बाजू खऱ्या मुद्द्याच्या प्रश्नांना बदल देत त्यामुळे फॅसिस्ट देशाव्यतिरिक्त इतर पाश्चात्य देशात ज्या प्रकारची खुली चर्चा होते व जसे प्रहार प्रतिप्रहार होतात तसे काहीच तिथे घडत नसे तुमच्या पत्रकातील तडाखे पाहून आपण तर आश्चर्यकीच झालो असे माझ्या मैत्रिणीने मला पत्राद्वारे कळविले एखाद्या मांजराप्रमाणे तुम्ही भांडकोळ झालेली दिसता अशा भंगाचा तर हा परिणाम नसेल ना असा प्रश्न तिने विचारला तिची मते मला विचाराह वाटत असत त्यामुळे तिचे पत्र वाचून मला विस्मय वाटला आशाभंगाचा कटू अनुभव या देशातील सर्वच लोकांना येत असतो काही अंशी माझा व्यक्तिशा सुद्धा आशाभंग झालेला असेल परंतु विचारदमन केल्यामुळे अथवा अपयश आल्यामुळे लागणारी आशाभंगाची टोसणी माझ्या मनाला बचत होती असे मला वाटत नाही राजकारणात गांधीजींशी माझा परिचय झाल्यापासून एवढी गोष्ट मी शिकलो आहे की परिणामाच्या भीतीने विचारांची मुस्कटदाबी करावायची नाही राजकारणाच्या क्षेत्रात या व्रताच्या पालनामुळे मला अनेक वेळा हाल अपेक्षा सहन करावे लागले असल्या तरी एका प्रकारच्या समाधानाचा लाभही झालो आह मला वाटतं की अशी वृत्ती अंगी होती म्हणून आशाभंगाची कीड आमच्या अंतकणाला कधीही लागली नाही शिवाय अनेक लोकांच्या मनात आपल्याविषयीस्नेह वास करीत आह या कल्पनेनीसुद्धा मनुष्याचे औदासिन्य बऱ्याच प्रमाणात कमी होत व पराजयाने गाया झालेल्या मनाला आराम वाटतो इतर लोक आपल्याला विसरलेले आहेत आपण जगात एकाकी उरलेलो आहो या कल्पनेसारखी हृदय जाळून टाकणारी दुसरी भयंकर कल्पना नाही असे असले तरी विचित्र आणि दुःखमय अशा जगामध्ये थोडा तरी आशाभंग झाल्यापासून कसा राहणार अनेक वेळा असे वाटते की जगाचे राड खासच उलटे फिरते आह आपण आपले कर्तव्य बजावत असलो तरी आजूबाजूच्या लोकांची कुवत पाहिली की मनात संदेह उत्पन्न होतो जगातील घडामोडींची आणि मानवी व्यवहारांची इतकेच काय व्यक्तींची व गटांची देखील मला चीड येते आणि अलीकडे पोशाकी वृत्तीच्या माणसांचा तर मला अधिकाधिकच संताप येऊ लागला आहे जिवाळ्यांच्या प्रश्नांकडे त्यांचे लक्ष नाही अशा प्रश्नांचा कोणी उल्लेख केला तर तो त्यांना खपत नाही कारण त्यामुळे त्यांच्या खिश्याला चाट बसेल अथवा त्यांच्या आवडत्या रूढींचा भंग होईल अशी भीती त्यांच्या मनाला वाटत असते पण अशा प्रकारे माझा आशाभंग झाला असला व मी रागीट आणि मांजरासारखा भानखोर बनलो असलो तरीही स्वतःच्या व इतरांच्या पाहून असण्याची वृत्ती माझ्या मनातून लुप्त झाली आहे असं मला वाटत नाही ईश्वराच्या दयाळूपणावर लोकांची अलोट श्रद्धा असलेली पाहून मला केव्हा केव्हा आश्चर्य वाटते कितीही दक्के बसोत, ती डासरत नाही संकटामागून संकटे कोसळून ईश्वराचा कृपाळूपणा नाशाभीद झाला तरीही ईश्वराने आपल्या श्रद्धेची परीक्षा घेण्यासाठीच ही संकट उत्पन्न केली आहेत असे त्यांना वाटत गरार्ड हॉपकिन्स यांच्या सुंदर कवितेत व्यक्त झालेले विचार कित्येकांच्या अंतरयामी स्फुटत असतील प्रगतीवरील ध्येयावरील कार्यावरील मनुष्याच्या चांगुलपणावरील अथवा मानवजातीच्या भवितव्यावरील श्रद्धा ईश्वरावरील श्रद्धेप्रमाणेच नाही काय बुद्धिवादानी आपण त्याचे समर्थन करू लागलो तर तत्काळ अनेक अडचणी उत्पन्न होतात आपल्या अंतरंगातील काहीतरी तत्व केवळ त्या आशेवर आणि त्या श्रद्धेवरच फुलत पालवत राहिलेले असते तेवढा ओलावा नसेल तर जीवन म्हणजे एखाद्या वैरान कातळाप्रमाणे तृणपर्णहीन बनून जाईल माझ्या समाजवादी मतप्रचाराच्या परिणामाकडे पाहून वर्किंग कमिटीवरील माझे काही सहकार्य सुद्धा बिथरले गेली कित्येक वर्ष माझ्या मतप्रचाराकडे त्यांनी कानाडोळा केला तसा पुढेही केला असता पण आता माझ्या कार्यामुळे वरिष्ठ वर्गीय लोक दहशत खाऊ लागल्यामुळे मतप्रचाराचे निरुपद्रवी स्वरूप कमी कमी होऊ लागले होते माझ्या सहकाऱ्यांचा समाजवादावर मुळीच विश्वास नाही हे मला माहीत होते पण वर्किंग कमिटीचा समाज असलो तरी माझ्या मतप्रचाराचे तिचा हात कोणत्याही प्रकारे गोंधण्याचा संभव नसल्यामुळे मला समाजवादाचा प्रचार करण्याची पूर्ण मुभा आहे अशी माझी समजूत होती परंतु माझ्या काही सहकाऱ्यांचे मत निराळे असल्याचे पाहून मला नवल वाटले माझ्या मतप्रचारामुळे ती पेसाद सापडले म्हणून त्यांचा मजवर रोज झाला पण मी तरी काय करणार मी ज्या कार्याचे महत्व अत्यंत मोठे समजत होतो ते मी अंगाबाहेर टाकावं की काय काँग्रेससंबंधी माझे कर्तव्य व माझा विश्वास यात विरोध उत्पन्न झाल्यावर जागेचा राजीनामा देऊन बाजू सरने समुचित ठरले असते परंतु वर्किंग कमिटी बेकायदा असता व तिचे कामही दडपणे झालेले नसता राजीनामा तरी कसा देणार डिसेंबर अखेर गांधीजींनी मद्रासहून मला पत्र पाठविले तेव्हा देखिल ही अडचण पुन्हा उपस्थित झाली मद्रास मेल मेलमंत्री प्रसिद्ध झालेल्या आपल्या मुलाखतीचे कात्रन त्यांनी मजकडे पाठविले होते बातमीदाराने मजविषयी प्रश्न टाकला असता त्यांनी माझ्या कार्याबद्दल जवळजवळ दिलगिरी व्यक्त करणारे उद्गार काढले होते व काँग्रेसच्या नावाने मी या नव्या विचारसरणीचा प्रचार करणार नाही असा माझ्या प्रामाणिकपणाबद्दल विश्वासही प्रकट केला होता माझ्याबद्दलचा हा उल्लेख मला पसंत पडला नाहीच पण जमीनदारी पद्धतीचे त्यांनी जे समर्थन पुढे मांडले होते ते वाजून माझे डोके बरेच गरम झाले ती पद्धती म्हणजे राष्ट्राचा व शेतकऱ्यांच्या आर्थिक जीवनाचे एक इष्ट अंग आहे असे त्यांना वाटत असल्याचे पाहून मी थक्कच झालो कारण मोठ्या जमीनदारांचे व तलोखदारांचे समर्थन करणारे फारच थोडे लोक सध्या विद्यमान असतील सर्व जगभर त्यांची प्रतिष्ठा फार नष्ट झाली असून ते येथेही फार काळ टिकणार नाहीत याविषयी बहुतेकांची खात्री पटलेली आहे पुरेसा मुबद्दा मिळून या पद्धतीची इतिश्री झाली तर तो खुद्द जमीनदार तालुकदारांनाही हवी आह तथापि गांधीजींना मात्र ती पद्धती इष्टच वाटत होती आ आणि नी निधीधारकत्व वगैरे संबंधी आपले विचार अध्यापी बोलून दाखवतच होते माझ्या आणि त्यांच्या दृष्टिकोनात किवडा हा मतभेद भविष्यकाळी त्यांच्याबरोबर आपण कसे सहकार्य करणार असे विचार माझ्या मनात आले वर्किंग कमिटीत मी रहाव की न राहाव देवातरी तरी बाहेर पडण्याचा काहीच मार्ग नव्हता आणि पुढे मी तुरुंगातच गेल्यामुळे वर्किंग कमिटीत रहावे की नाही या प्रश्नाला काही महत्वही उरले नाही घरच्या आवरासावरीत माझा बराच वेळ गेला आईची प्रकृती सुधारत होती पण अगदी मुंगीच्या पावलांनी अद्याप ती अंथरुणावरच असली तरी आता प्रकृतीला धोका मात्र काहीच राहिला नव्हता पैशा अडक्याच्या व्यवहाराकडे मी कित्येक दिवस पाहिले नसल्यामुळे सगळीच बजबजपुरी माजली होती अद्यापपेक्षा खर्च जास्त होत होता पण खर्चात कात्री कुठे लावावी ते कळेना हाताशी पैसा उरला नाही असा काळ कधी येईल म्हणून मी जवळजवळ उत्सुकतेने वाट पाहत होतो आधुनिक जगात पैसा व मालमत्ता यांचा फार उपयोग होतो खरा पण लांबोर प्रवास करण्यासाठी निघालेल्या माणसाला त्यांचे ओर्जे त्रासदायकही होते कारण मालमत्ता नष्ट होईल सरकार जमा होईल अशी भीती वाटत राहिल्यामुळे हातून धाडच घडत नाही त्यामुळे जवळ जे काही थोडेफार उरले होते तेही संपून गेले म्हणजे बरे असे मनातही आमच्या गरजा अल्प असत आणि त्या भागवता येतील इतक्या आपण कमावू असा आत्मविश्वासही मला आला होता रहाणीचे मान कमी केल्यामुळे माझ्या आईला अखेरच्या दिवसात त्रास झाला असे होऊ नये म्हणून मी दक्ष असे माझ्या मुलीच्या शिक्षणाचीही आबाळ होऊ नये असे मला वाटे योग्य शिक्षण घ्यावायचे तर माझ्या मते मा तिला युरोपमध्ये ठेवणे जरूर जरुन होते या व्यतिरिक्त माझ्या पत्नीला अथवा मला पैशाची विशेष अशी गरज नव्हती म्हणले तरी चालेल कदाचित रिकामा खिसा म्हणजे काय याचा कधीच अनुभव नसल्यामुळे आम्हाला असे वाटत असेल आज गाठीला पैसा नाही असा काळ खरोखरीच आला तर मनाला गोड वाटणार नाही हे निश्चित एका बाबतीत पैसा उघडण्याची मला चटक लागलेली आहे ती मात्र सुटणे शक्य दिसत नाही ती बाब म्हणजे पुस्तके खरेदी करणे जमा खर्चाची तात्पुरती तोंड मिळवणी करण्याकरता माझ्या पत्नीचे दागिने व चांदीची भांडीकुंडी वगैरे इतर सामान विकावे असे आम्ही ठरवले दहा बारा वर्षात कमलानी दागिना असा अंगावर चढवलाच नव्हता सगळे दागिने बँकेतच पडून होते पण डाग विकण्याची कल्पना कमलाला पसंत पडली नाही आपल्या मुलीला देणगी म्हणून ते द्यावेत असा तिचा बेत होता एकोणीशे चौतीसचा जानेवारी उजाडला अलाहाबाद जिल्ह्यातील आमच्या कार्यकर्त्यांची धरपकड चालू असल्यामुळे आम्हीही त्यांच्या मागोमाग खेडोपाडी जाणे इष्ट होते संयुक्त प्रांतीय काँग्रेस समितीचे कर्तृत्व चिटणीस रफी अहमद किडवाई हे देखील अटकेत पडले स्वातंत्र्यदिनाचा दिवस सव्वीस जानेवारी जवळ येत चालला तो सुना जाऊ देणे शक्य नव्हते कारण वटहुकुमांना आणि निर्बंधांना जुमानता एकोणीसशे तीस सालापासून तो दरवर्षी साजरा करण्याचा प्रघात पडून गेला होता पण पुढाकार घेणार कोण आणि सांगणार काय ऑल इंडिया काँग्रेसच्या अधिकारी वर्गापैकी नावाला का ना, अधिकारी म्हणून मीच तेवढे काम चालविले होते मित्रांचा सल्ला विचारला तेव्हा काहीतरी केल पाहिजे याबाबतीत एकमत दिसले पण काय करावे त्रमताने ठरना मोठ्या प्रमाणावर धरपकड होईल अशी कोणतीही गोष्ट होता होईल तो टाळावी अशी वृत्ती दिसून आली सरते शवटी स्वातंत्र्यदिन योग्य प्रकारे साजरा करावा अशा आशयाची एक छोटेसे विनंतीपत्रक मी प्रसिद्ध कल कोणत्या दिदींनी तो साजरा करण्यात यावा त स्थानिक कार्यकर्त्यांनी ठरवायचं होतं अलाहाबाद जिल्ह्यातील दिन बऱ्याच विस्तृत प्रमाणावर साजरा होईल अशी आम्ही व्यवस्था करून ठाली आमची अशी अटकळ होती की स्वातंत्र्यदिनाच्या बाबतीत खटपट कनारास त्या दिवशीच पकडण्यात येईल तेव्हा तुरुंगा जाण्यापूर्वी बंगालमध्ये जाऊन याव असा मी भेद केला जुन्या सहकार्यांना भेटण्याची इच्छा होतीच परंतु गेल्या काही वर्षात अभूतपूर्व अशी संकटे बंगाल प्रांतानी ज्या धैर्याने सहन कली त्या धैर्याबद्दल आदर व्यक्त करण्याचाही माझा मानस होता बंगालच्या जनतेला मदत करणे आपल्याला शक्य नाही हे मी ओळखून होतो कारण सहानुभूतीने कितीसे कार्य होणार पण ती देखील हवीशी वाटतेच संकट काळी सर्व हिंदुस्थानी आपल्याकडे पाठ फिरविली आपण असहाय्य पडलो आहोत अशी बंगालची समजूत झाली होती बंगालसंबंधी इतर प्रांतांची वृत्ती तशी नसली तरी तेथे हा गैरसमज पसरला होता खरा कमलाची प्रकृती दाखविण्यासाठीही कलकत्त्याला जाणे जरूर होते पण तुरुंगाबाहेचा काळ शक्य तेवढा एकमेकांच्या सहवासात जावा अशी मनातून इच्छा असल्यामुळे तिच्या प्रकृतीची हैगय चालली होती मी तुरुंगाआड झालो की हवा तेवढा वेळ मिळेल मग डॉक्टर पथ्यपाणी आणि ती असा माझ्या मनात विचार येई पण आता लवकरच आपण अटकेत पडणार तेव्हा तिच्या प्रकृतीचे निदान आपल्या समक्ष करावे असं मी ठरविले बाकीचे मग यथावकाश सुरक्षा आले असते पंधरा तारखेला कलकत्त्याला जाण्याकरता निघावायचे असे कमलानी आणि मी ठरविले कलकत्त्याहून परत आल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून इतके लवकर का बेत धरला होता